अध्याय छत्तीसावा अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे श्री शुकाचार्य म्हणतात ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते त्याचवेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तिथे आला त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड होते तो खुरानी जमीन उकरीत आणि तिला थरथर कापवीत गोठ्यात आला तो मोठ्याने हमरत होता आणि खुरानी जमीन उकरीत होता तो शेपूट उंचावून शिंगानी तट इत्यादी ढसळवीत चाललेला होता मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता तो डोळे रोखून पाहत होता हे राजा त्याच्या प्रचंड हमरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गाई यांचे गर्भपात होत त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत राजा त्यात तीक्ष्ण शिंगाच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाले गुरे तर इतकी घाबरली की गोठी सोडून ती पळू लागली सर्व व्रजवासी त्यावेळी कृष्णा कृष्णा आम्हाला वाचव असा आक्रोश करीत श्रीकृष्णांना शरण आले गोकुळ भूयाने व्याकुळ झालेले होते हे भगवंतांनी पाहिले भिवू नका असे म्हणून श्रीकृष्णाने सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले अरे मूर्खा महादुष्टा या गायी आणि गवळ्यानं भिवून काय होणार तुझ्यासारख्या नीच दुष्टांचा ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे उभा आहे असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले या आव्हानामुळे संतापून तो खुरानी जोराने जमीन उकरीत श्रीकृष्णांच्या अंगावर धावला त्यावेळी त्याने उंचावलेल्या त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली लाल लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पहात तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की जणू इंद्राने सोडलेलं वज्रच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसऱ्या हत्तीला मागे रेटतो त्याप्रमाणे त्यानी त्याला अठरा हात मागे रेटून जमिनीवर पाडले भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडीत पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली त्या त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबलेले होते तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडले नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा तसा त्या त्याला पिळला त्यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारले त्यामुळे तो तिथेच निपचित होऊन पडून राहिला नंतर तोंडातून रक्त ओकी आणि विष्टा मूत्र सोडीत तो दैत्यपाय झटकू लागला त्याची बुगळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडले तेव्हा देव भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले श्रीकृष्णांनी जेव्हा बैलाच्या रुपाने आलेल्या अरिष्टासुराला मारले तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करू लागले नंतर सह हो त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले अद्भूत कृत्य करणाऱ्या भगवंतांनी जेव्हा अरिष्टासुराला मारले तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले अरे कंसा तुझ्या हातातून तु निष्ठून आकाशात गेलि कन्या यशोदेची होती आणि व्रजामध्ये जे श्रीकृष्ण आहेत ते देवकीचे पुत्र आहेत तिथे जे बलराम आहेत ते रोहिणीचे पुत्र आहेत तुझ्या भीतीने वसुदेवांनी त्या दोघांना आपला मित्र नंद यांच्याकडे ठेवले आहे तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केला हे ऐकताच कंसाचे अंग क्रोधाने कापू लागले वसुदेवांना मारण्यासाठी त्याने लगेच तीक्ष्ण तलवार उपचली परंतु नारदांनी त्यांना अडवले वसुदेवांची मुलेच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत हे जेव्हा कंसाला समजले तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बिड्यांनी जखडून टाकून पुन्हा तुरुंगात डांबले नारद निघून गेल्यावर कंसाने केशीला बोलावून म्हटले तू हृजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक तो निघून गेला यानंतर कंसाने मुष्टिक चाणूर शल तोशल इत्यादी मंत्री आणि माहूतांना बोलावून म्हटले हे वीरवर चाणुरा आणि मुष्टिका तुम्ही मी सांगतो ते ऐका वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहत आहेत त्यांच्या हातून माझा मृत्यू होणार आहे असे सांगितले जाते जेव्हा ते इथं येतील तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याच्या निमित्त करून मारून टाका आता तुम्ही आखाड्याच्या चारही बाजूनी निरनिराळ्या प्रकारची रंगमंच तयार करा नगरवासी आणि ग्रामवासी त्यावर बसून स्वच्छंदपणे ही कुस्ती पाहू देत हे चतुर्मा होता तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलया पीड हत्तीला उभा कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक येत्या ये चतुर्दशीला विधीपूर्वक धनुष्य यज्ञाला आरंभ करा आणि त्यावेळी वर देणाऱ्या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या स्वार्थ साधण्यात कुशल असणाऱ्या कंसाने अशी आज्ञा देऊन श्रेष्ठ यदुवंशी अक्रूराला बोलावले आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले हे दानशूर अक्रूरा तू मला आदरणीय आहेस आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम कर कारण भोजवंशी आणि वृष्णिवंशी यादवांमध्ये माझे सर्वात हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणीही नाही हे मित्रा जसा इंद्र स्वतः समर्थ असून सुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो त्याप्रमाणे हे मोठे काम तुझ्याकडूनच होणार असल्याने मी तुझा आश्रय घेत आहे तू नंदराजाच्या व्रजामध्ये जा तिथे वसुदेवाचे दोन पुत्र आहेत त्यांना याच रथात बसून आण उशीर करू नकोस मी असं ऐकलेलं आहे की विष्णूंच्या भरोशावर असणाऱ्या देवांनी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असं निश्चित केलेलं आहे म्हणून तू त्या दोघांना घेऊन ये त्याचबरोबर नजराणे बरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही घेऊन ये इथे आल्यानंतर मी त्यांना माझ्या काळासमान असलेल्या कुवलयापीड हत्तीकडून मारून टाकीन आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तडाख्यातून वाचलेच तर मी आपल्या वज्राप्रमाणे मजबूत आणि चप्पळ मुष्टिक चाणून या पैलवानांकडून त्यांना मारीन ते मारले गेल्यानंतर वसुदैव इत्यादी वृष्णी भोज मौशी त्यांचे बांधव शोकाकुल होतील मग मी त्यांना स्वतः मारी तसे पिता उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत मी त्यांना त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे जे कोणी माझे शत्रू आहेत त्या सर्वांना यमसदनाला पाठवीन नंतर हे मित्रा ही पृथ्वी निष्कंटक होईल कारण जरासंध आमचे श्सूर आहेत आणि द्विध हा प्रिय मित्र आहे शंभरासूर नरकासूर आणि बाणासूर यांची तर माझ्याशीच मैत्री आहे या सर्वांच्या सहाय्याने मी देवांचे पक्षपाती असणाऱ्या राजांना मारून पृथ्वीचे राज्य भोगीन हो हे लक्षात घेऊन बालक बलरामकृषांना इथं लवकर घेऊन ये त्यांना फक्त एवढेच सांग की त्यांनी धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाण्यासाठी इथं याव अक्रूर म्हणाला महाराज आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने आपले कर्तव्य करावे फळ मिळणे हे दैवाच्या आधीन आहे मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो परंतु दैवामुळे ते सफल होत नाहीत याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होते असे असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचे पालन करीन श्री शुक म्हणतात कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परतला अध्याय समाप्त।